स्कंध चौथा अध्याय सतरावाची संभ्रमाला त्या एका नारायणाची इच्छा करू लागल्या तेव्हा तो नारायण मुनी त्यांना शाप देण्यास उद्युक्त झाला आणि त्यावेळी त्याच्या धर्मवेत्या भ्रात्याने नराने त्याचे निवारण केले परंतु त्यानंतर अर्थ आणि काम यांची अतिशय इच्छा करणाऱ्या त्या वारांगणांनी त्याचीच इच्छा धरल्यावर अशा प्रकारचे संकट उपस्थित झाले असता त्या नारायण मुनीने पुढे काय केले इंद्राने उत्पन्न केलेल्या त्या वारांगणांनी विवाह करण्याविषयी नारायणाची वारंवार अतिशय प्रार्थना करून याचना केली का नाही हे श्रवण करण्याची माझी इच्छा आहे हे पितामह त्या नारायणाचे मोक्षप्रद चरित्र आपण मला सविस्तर कथन करा व्यास म्हणाले हे धर्मज्ञ राजा त्या महात्मा धर्मपुत्राचे चरित्र कसे काय झाले हेच मी आता सविस्तर कथन करतो खारीचा अंश जो नारायण मुनी तो शाप देण्यास उद्युक्त झाल्याचे जेव्हा नराने अवलोकन केले तेव्हा सांत्वनपूर्वक त्याने त्याचे निवारण केले अखेर त्या तपस्वी महामुनीचा कोप शांत झाला आणि तो धर्मपुत्र हास्यपूर्वक त्या देवांगनांशी मधुर भाषण करू लागला तो म्हणाला हे सुंदर स्त्रियानो ह्या जन्मामध्ये तर मी ब्रम्हर्याचा निश्चय केला आहे तेव्हा मला काही झाले तरी विवाह करता येत नाही तस्यावर कृपा करून तुम्ही स्वर्गास दुसऱ्याच्या व्रताचा भंग धर्म लोक करीत नसतात या शृंगार रसामध्ये रती हा स्थायी भाव रस होय परंतु तोच माझ्या ठिकाणी नाही तेव्हा हे सुलोचनानो त्याशिवाय मी तुमच्याशी कसा बरे संबंध करू कारणा वाचून कार्य होत नाही हे निश्चित आहे आणि रती हा स्थायी भाव रस म्हणून कवींनी अलंकारशास्त्रामध्ये खरोखर कथन केला आहे त्याअर्थी भूतलावर मीच धन्य आणि भाग्यवान असून माझेच सर्व अवयव मनोहर आहेत हे खरे पण आपण कृपा करून माझ्या ह्या व्रताचे रक्षण केले पाहिजे हे महाभाग्य संपन्न स्त्रियांना मी दुसऱ्या जन्मामध्ये तुमचा पती होईल हे विशालनयन स्त्रियानो ह्या भूतला पृथक जन्म घेऊन तुम्ही माझ्या भार्या व्हाल याप्रमाणे त्या भगवान श्रीहरीने त्यांचे सांत्वन करून आणि भार्या म्हणून त्यांचा स्वीकार करण्याचे वचन देऊन त्यांना जाण्याची अनुज्ञा दिली तेव्हा त्या निश्त होऊन स्वस्थानी परत गेल्या ह्याप्रमाणे नारायणाने परत पाठवल्यानंतर त्या स्त्रियांनी स्वर्गास जाऊन इंद्राला परत येण्याचे कारण कथन केले तेव्हा नवीन आलेल्या उर्वशी प्रभूती स्त्रिया अवलोकन करून त्या नारायणाचा सविस्तर वृत्तांत त्यांच्या मुखातून श्रवण केल्यानंतर इंद्राने त्या महात्मा नारायण मुनीची फारच प्रशंसा केली इंद्र म्हणाला काय हे मुनीचे धैर्य खरोखर केवढे तरी हे तपस सामर्थ्य कारण उर्वशी सारख्या अनेक स्त्रिया त्याने आपल्या तपश्चरेने सहज उत्पन्न केल्या अशी स्तुती करून देवराज इंद्र मनामध्ये प्रसन्न झाला इकडे धर्मात्मा नारायणही तपामध्ये घडून गेला हे भरतवंशा याप्रमाणे महामुनी नरनारायणाचा हा सर्व अद्भुत वृत्तांत मी पूर्णपणे कथन केला आहे तेच मुनीवर कृष्णार्जुन होत तेच भृगुशापामुळे भूभार हरण करण्याकरता या भूवर उत्पन्न झाले राजा म्हणाला हे मान्य मुने कृष्णावताराचे संदेहाची निवृत्ती करा महाबला ठे रामकृष्णाने ज्यांचे पुत्रत्व स्वीकारले ते देवकी वसुदेव दुःखी का झाले कंस हा प्रत्यक्ष देवकीचा बंधू असून त्या कंसाने सुद्धा त्यांच्या पायात बेड्या घालून अनेक वर्षे वर्षपर्यंत त्यांना पीडा का दिली ज्यांच्या तपश्चर्याने प्रत्यक्ष हरी ज्यांचा दुःख प्राप्त व्हावे हे आश्चर्य नव्हे काय प्रथमता मथुरेमध्ये उत्पन्न झालेला तो हरी गोकुळात कसा गेला नंतर कंसाचा वध करून द्वारावती नगरीमध्ये त्या कृष्णाने वास्तव्य कसे केले अहो वाड वडलांनी आश्रय केलेल्या समृद्ध आणि पवित्र अशा आपल्या पुरातन देशाचा त्याग करून दुसऱ्या अनार्य देशामध्ये तो हरी कसा गेला पुलाचा उच्छेदरी कसा सनातन वासुदेव भूभार हरण करून निजधामाला गेला पापिष्ट लोकांच्या भाराने पृथ्वी व्याकुल झाली असता कृष्णाने महापराक्रमी अर्जुनाचे सहाय्य घेऊन त्यांचा वध केला परंतु कृष्ण निजधामाला गेल्यानंतर ज्यांनी हरिच्या स्त्रिया हरण केल्या त्या दुष्ट वल, अर्जुनाने का बरे केला नाही भीष्म द्रोण कर्ण बाल्हिक राजा विराट पुत्र, विकर्ण राजा दृष्टुम्न आणि सोमदत्त वगैरे सर्व राजे यांचा समरांगणावर कृष्णार्जुनानी वध केला आणि पृथ्वीवरील त्यांचा भार कमी केला पण स्त्रिया चोरणाऱ्या चोरांचा भार मात्र त्यांच्याकडून का बरे कमी झाला नाही परिणामी त्याचप्रमाणे धर्मात्मा वासुदेव पुत्र शोकाने संतप्त होऊन प्राणत्याग करण्यास कसा उद्युक्त झाला अशा रीतीने त्याला अपमृत्यू का बरे आला पांडव धर्मनिष्ठ असून कृष्णाविषयी सर्वदा तत्पर असताना हे मुनी श्रेष्ठा ते का बरे दुःखाचे वाटेकरी झाले महाभाग्यवती द्रौपदीला तरी दुःख का बरे झाले ती लक्ष्मीचा अंश असून उत्पन्न झाली होती असे म्हणतात परंतु ती बाला रजस्वला असतानाच दुःशासनाने वेणी धरून तिला क्लेश दिले आणि तिला सभेमध्ये आणले इतकेच नव्हे तर ती साधवी वनामध्ये गेली असताना तेथेही सिंधुराज जयद्रथाने तिला पीडा दिली अतिशय रोदन करीत असता किचकाने युद्धामध्ये बालपणीच मारला त्याचप्रमाणे देवकीच्या सहा पुत्रांचाही कंसाने वध केला समर्थ श्रीहरीनेही हे दैव फिरवले नाही यादवाना याप्रमाणे झालेला शाप त्या शापाप्रमाणे पुनरपी प्रभात क्षेत्री त्यांना आलेले मरण कृष्णाचा तो तशा प्रकारचा भयंकर कुलक्षय त्याच्या स्त्रियांचे हरण आणि साक्षात ईश्वर आणि सर्वव्यापी असलेल्या नारायणाने उग्रसेनाची सर्वदा दासाप्रमाणे केलेली सेवा ह्याविषयी हे महाभाग्यवान मुने मला वारंवार संदेह वाटत आहे या प्रपंचामध्ये भगवान नारायण मुनीचे ठिकाणी अशी विपरीत गती का बरे व्हावी तस्मात कृष्णाचे अद्भुत चरित्र आपण मला सविस्तर कथन करा श्रीहरीने भूतलावर अवतार घेऊन लोकोत्तर कर्म केले पण दैत्य हे देहधारी असल्यामुळे नाशवंत आणि होते। स्वकर्म का मुश्रेष्ठा हरीने आपली ऐश्वर शक्ती का दाखवली बरे रुक्मिणी हरणासंबंधाने पाहू गेले असता तिला घेऊन वासुदेवाने पलायन केले म्हणजे चोराप्रमाणेच त्यावेळी वर्तन केले तसेच कुलाला संमत आणि समृद्ध असे मथुरा मंडळ सोडून जरासंधाच्या भीतीमुळे त्याने द्वारकेच गमन केले तेव्हा हरी हा भगवान ईश्वर आहे असे कोणालाच कसे बरे समजून आले नाही हे ब्रह्मन गोकुळामध्ये लपून राहण्याचे काहीतरी कारण असले पाहिजे ते मला आपण पूर्णपणे कथन करा हे व्यासमुने हे द्विज हे महाशया असेच हे आणि आणखी पुष्कळ संदेह मला आहेत त्याची आपण निवृत्ती करा आपण सर्वज्ञ आहात ह्याशिवाय ही एक संदेह आहे पण त्याची परिस्पुष्टता होणे योग्य नव्हे तो संदेह मनातून जात नाही म्हणून विचारणे भाग आहे द्रौपदीचे पंचभतृत्व जगतामध्ये निंदे ठरलेले नाही काय पंडित जनधर्माविषयी सदाचार हाच मुख्यत्वाने प्रमाण मानित असतात परंतु त्या समर्थ पांडवांनीही त्या पशु धर्माचे कसे बरे अवलंबन केले तेज रूपाने भूतलावर अवतीर्ण होऊन भीष्माने तरी काय केले धृतराष्ट्र आणि पांडू हे उभयता गोलोक उत्पन्न करूनच वंशाचे रक्षण केले ना अरे रे पाहिजे त्या रीतीने पुत्रोत्पादन करण्याविषयी मुनींनी जो यथेष्ट धर्मनिर्णय दर्शवला आहे त्याचा धिक्कार असो हे महर्षे माझ्या मनातील अशा प्रकारच्या सर्व संशयांचे आपण निरसन करा मला या संदेह संदेहसागरातून मुक्त करा अध्याय सतरावा समाप्त